शिक्षा सा योग भूमिका ऐसी अंगी वही ज्ञानेश्वर महाराज भूमिके चा वर्णन करता ही योग भूमिका कश संपादन करावती अभ्यास ज्यादा तो ही अनेक दृष्टान्तूर्वक ज्ञानेश्वर महाराजता है मानवीय जीवना की योग भूमिका साध्य रूप आना अंतिम साध्य या योग परोक्षद्वारा ही गोष्ट साध्य होईल इतकी सोपी नाही जर इतकं सोपं हे काम असत तर थोर थोर पुरुषांनी प्रपंचाचा सर्वतोपरी त्याग करून खडतर व्रत तपश्चर्या केली नसती एवढ्या सगळ्यात स्पष्टतेने त्यांनी काय मिळवलं होतं आपल्याला वाटत योग भूमिका योग भूमिका हल्ली तर काय विचारू नका या ध्यानाविषयी प्रत्येकाची मत प्रत्येकाच तंत्र प्रत्येकाचा छंद म्हणा किंवा त्यात प्रत्येकाने सुचवलेली सुधारणा कोणाचा त्याला नाही लाच आहे असं म्हणायला पाहिजे त्याच्यात सुचवलेली सुधारणा याच्या सहित ध्यान चाललेलं आहे आता त्या ध्यानामध्ये प्रत्येकाने आपापल्यापरीने वेगवेगळी वर्णनं केली आहे ध्यानाबद्दल बराच विशेष प्रचार चाललेला आहे कुणी त्याला अमकं ध्यान कुणी थमक ध्यान ध्यान काय विचार भावाची ध्यान काय आणखीन काय चाललंय एवढी गोष्ट खरी डिवाईन मेडिटेशन बर तसं असं प्रत्येकांचं चाललेलं आहे पण त्यांना ही गोष्ट माहीत नाही की तत्वज्ञानामध्ये ध्यानाच्या जरी भूमिका मान्य असल्या <coughs> तरी सुद्धा ध्यानाची जी एक शास्त्रीय पद्धती आहे त्याला सोडून आपण ध्यान करू लागलो तर कसं चालेल कर्म असो उपासना असो ज्ञान असो ध्यान असो कुठलीही गोष्ट असो त्याच्या मागे शास्त्राचा ओळंबा असला पाहिजे शास्त्र मर्यादेला धरून ते असलं पाहिजे ही गोष्ट लोक हल्ली पूर्णतः विसरता किंवा इत्या ज्यांना समजतं ते दुर्लक्ष कर कसंही समजाव पण ध्यानाचा अव्ययातला भाग नव्हे पण ध्यानाच्या पद्धतीमध्ये आणि विशेषता असल्या कारणाने ध्यान अवश्य कर ध्या ध्याना चा कहीं पद्धति आप संग औपनिषदिक पद्धति प्रमाण शास्त्रीय पद्धति प्रमाण करूमिका संपादन करावी अवस्थे प्राप्त वाव ये ज्ञानेश्वर महाराज आता स्वतंत्र दृष्टान्तपूर्वक अभ्यास अपने संगत या योग भूमिके च स्वरूप संगत योग भूमिका कश संपादन करावर मध्य ज्ञानेश्वर महाराज संगता श्वर महाराजांनी अत्यंत अंतरंग असलेल्या मुक्षुला अत्यंत सुलभतेने कस कृतार्थ होता येईल याचं वर्णन थोडक्यात सांगितलं असं म्हटलं तरी चालेल याच्यामध्ये इतर बाह्यसाधनाधिकांच्या पेक्षा सुद्धा वृत्तीच्या अभ्यासाचा विशेष भाग असल्या कारणाने वृत्तीचा अभ्यास हा इथे त्याने विशेषत्वाने प्रतिपादन केला आणि वृत्तीच्या अभ्यासाने ही योग भूमिका मनुष्याला साध्य करता येते हा त्यातला भाग आहे तेव्हा दृष्टांतपूर्वक ही गोष्ट आपल्याला प्रतिपादन केलेली आहे स्थिती असते मध्यंतरी जी स्थिती अभिव्यक्त होते मध्यंतरी जी स्थिती आपल्या अंगाने स्पष्ट रूपाने असते त्या स्वरूप स्थितीला ज्ञानेश्वर महाराज इथे योग भूमिका असं म्हणतात आणि ही योग भूमिका दृष्टा दृश्यह अतीत हैूमिका अपने अंगाने अस्तित्वाहते योगाक ही प्रकाशना की आवश्यकता बाढ़ कर दृष्टा दृश्य भाव वेगड़ी परन्तु ज्याग भूमिका भूमिके यहा्रष्टा दृश्य उदयाला हस्ताला ती आपल्या जाणून या शब्दाचा अर्थ यांना सत्ता स्फूर्ती प्रदान करून ती असते अशी ती योग भूमिका आहे उलट द्रष्टादृश्य आणि दर्शन यांच्या उदयाला व यांच्या अष्टाला आपल्या स्वतःच्या अधीन ठेवणारी ही तुरी अवस्था आहे ही चतुर्थ अवस्था या तुरी अवस्थेला ज्ञानेश्वर महाराजांनी इथे योग भूमिका असं म्हटलेलं आहे या पुरुषाच्या या अवस्था अधीन असतात आपण अवस्थेच्या अधीन आहोत अवस्थेच्या अधीन असण ही गोष्ट सर्वसामान्य माणसाला देवदत्त आवस्थ आहे माणूस अवस्थेच्या अधीन आहे तीन अवस्थेच्या अवस्थांच्या तो संचार करतो आहे स्वप्नांतगृती दोन काठावर फिरतोच आहे जसा तो मासा या नदीच्या काठावरून त्या नदीच्या काठाला त्या काठावरून या काठाला फिरत असतो आणि त्याच पद्धतीने हा जीव ही त्या महामत्स्याप्रमाणे एकदा जागृतीच्या टोकाला येतो एकदा झोपेच्या टोकाला जातो मध्ये मध्ये कधी कधी येतो अशा रीतीने त्याचाही संचार सारखा चालू असतोच असा संचार करण यात पुरुषार्थ होतो का पुरुषार्थ काही नाही अवस्थेमध्ये त्याने फिरावं असावं हे देवदत्त स्थिती असल्या कारणाने यात पुरुषार्थ नाही पण या अवस्थांचा विचार करून या अवस्थांच्या मध्ये चिंतन करून जो पुरुष अवस्थे तुरी अवस्था ज्यादा अवस्था ज्यादा संपादन कर शब्द स्वतःन या दृष्टा दृश्य दर्शना की उदया की स्थिति है अस्था स्थिति स्थिति है पाजे तो उदय छोजे तो अस्त करू करू शको अस्सी स्थिति है अवस्था ज्यादा स्वतः अधिक त्याचं नाव आहे तुरी अवस्था अशी ही तुरी अवस्था या तुरी अवस्थेला स्वयंप्रकाश स्थिती असं नाव दिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला योग भूमिका हे नाव दिलं याला एकानेक जरी नाव दिली तरी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं नाव त्याला योग भूमिका असं आहे आणि त्याचं स्वरूप मात्रही कि द्रष्टा दृश्य उतनी स्वयं प्रकाश स्वतित्वास्तित्व अद्वैत्वाद गरज न मगनी आवश्यकता नीति जी अवस्था अवस्थे च नोग भूमिका मुर्ति लुम्मी नूप मात्र है तड़जोड़ी स्वरूपात तडजोड नाही स्वरूपाच्या बाबतीत माघार नाही तर स्वरूपाच्या बाबतीत कुठे तिळमात संदेह नाही ह्या स्वरूपाने त्याचा भाग आहे या स्वरूपाने अवस्थेला तुम्ही नाव कोणतं द्यावं हा भाग आहे करून कोणतंही नाव घेऊ शकता असं काही म्हणणं नाही पण स्वरूपात बदल करण्याबाबत कोणालाही हक्क नाही कोणीही त्याच्यामध्ये तडजोड करणार नाही निदान आपल्या शास्त्रकारात निदान मावली तरी त्याला तडजोड करायला तयार नाही स्वरूपामध्ये तडजोड नाही एकर, था था। आहे, या अवस्थेला जाईपर्यंत अवस्था आल्यानंतर काही प्रयत्न नाही आल्यानंतर एखादी गोष्ट प्रयत्न साध्य असते ती दीर्घकाल त्या अवस्थेमध्ये तो राहू लागला म्हणजे ती सहज अवस्था होऊन बसते तुम्ही एखाद्याची नक्कल करा नक्कल करताना प्रयत्न करावे लागतात सुरुवातीला आणि प्रयत्न करून करून ती नक्कल एवढी अंगबोध होऊन की ती आपली सहज अवस्था होऊन बसते मग मग चालताना सुद्धा बाईसारखा बोवा चालतो का तर पार्टी एक रूप त्यांनी केलं की सोलायची बो नाही <laughs> सोलायची बो नाही <coughs> तेव्हा सहजता आपण झाला सहजता शब्दाचा अर्थ काय सहजता शब्दाचा अर्थ इतका अभ्यास झाला की त्याला आता प्रयत्नाची आवश्यकता नाही म्हणून कुठलीही गोष्ट सहजतेला त्यावेळी प्राप्त होते त्याला रिया करायला पाहिजे त्याला थोडी मेहनत करायला पाहिजे त्याला थोडासा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्ना कष्ट उपसल्या वाचून सहजता प्राप्त होत नाही प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट आहे त्या त्या ती सहजता त्याला प्राप्त होते की ज्याच्यामुळे तू काही दिवस प्रयत्न करतो काही दिवस भांडी घासतो तेव्हा त्याला ही स्थिती प्राप्त होते तुला इंजेक्शन द्यायला शिकायचं <laughs> माझं शरीर हे प्रयोगाचं शरीर आहे कमाव ते काय त्याचं ते काय म्हणे हे इंजेक्शन असं आहे हे काकड्याच्या आत गेले की संप एवढं छानपण बाकी काय हे या चर्माच्या आत गेले की संप कुठेही ते म्हणायचे ते मी तुला सांगतो आपलं ते सांगण्याचं तात्पर्य ते सुरुवातीला माणूस अतिशय घाबरतो प्रयत्न होत कितीतरी कष्ट होता, काही डॉक्टर लोक मी असे पाहिले आता आहेत आपले की आपल्याला कळणार सुद्धा नाही इतक्या लिहिले ना इतक्या सहजतेने ते इंजेक्शन देतात की आपल्याला चाचणी तो थोडा त्रास होतो पण त्यांच्याकडनं त्रास होतो इतकी त्यांना सहजता प्राप्त झाली तेव्हा ही ज्ञानी पुरुषाची सहज अवस्था आहे आत्मा मात्र सहज आहे अंगाने त्याला मात्र पुन्हा असं म्हणायचं नाही की त्याला आपल्या या अंतस्करणाला आपल्या या जीवन अवस्थेला धरून हे बोलणं चाललेलं एवढं ठरेल तेव्हा अशी ही अवस्था ही योग भूमिका आणि या स्वरूपाची आहे या स्वरूपात तडजोड नाही त्याला नाव काय दिलं तुम्ही ठरवा म्हणजे अनेकांनी वेगवेगळी नावं दिलीत म्हणून इतका खुलासा केला हेच वर्णन करताना स्वतः पूज्यपाद श्रीमदा शंकराचार्य यांनी वाक्यवृत्ती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ अंतरंग मुख्युच्यासाठी अत्युच्च कोटीचा ग्रंथ आहे त्या सर्व ग्रंथाचं सार या आता दिलेल्या एवढ्या सगळ्या ओव्यांच्या मध्ये आहे या ओव्या ज्या माणसाने वाचलेल्या आहेत त्याला त्या अठरा श्लोकांचं तात्पर्य समजलं असं म्हणायला सुद्धा यद्यपि तिथे अनेक विषय प्रासंगिक आलेले आहेत तरी पण सर्व विषयाचा सार काय की तुम्ही वृत्तीचा अभ्यास करावा आणि वृत्तीच्या अभ्यासामध्ये तुम्ही योग भूमिका संपादन करावी असा त्या ग्रंथाचा एकंदर सार आहे अभिप्राय आहे त्या आशयाला धरून त्यातला एक महत्वाचा श्लोक दादानी येथे प्रमाणादा दिलेला पण आहे तेव्हा या श्लोकाचं आपण चिंतन केलं म्हणजे असं लक्षात येईल की हा श्लोक म्हणजे वाक्यवृत्ती या ग्रंथाचा दाभा आहे या श्लोकामध्ये त्या वृत्तीच्या अभ्यासाचं पूर्ण स्वरूप स्पष्ट प्रतिपादन केलं आहे आणि हा एक श्लोक या श्लोकात सांगितलेला अभ्यास या श्लोकात सांगितलेला प्रयत्न कोणालाही केव्हाही करायला हरकत नाही आणि हा अभ्यास करणं हे मानवी जीवनातलं अत्यंत अंतरंग साधन अनेक साधनं प्रतिपादन केली आहेत हे त्या सकारातला भाग जरी नसला तरी अंतरंग मुक्षला जे अनेक साधनं सांगितले आहेत हे एक अत्यंत महत्वाचं साधन कोकळ साधन आणि तेन घडणार आहे ही याच एक महत्वाची गोष्ट अध्यात्मशास्त्री अंतरंगूची अधिकारी तसा या अभ्यासाला मनुष्य अंतरंग वृत्तीचा लागतो ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही मल विक्षेपित जसा त्याचा अधिकारी सांगितलाय तसा याचा पण अधिकारी असा अधिकार संपन्न असलेला जो कोणी पुरुष असेल त्याच्यासाठी या सूर्य अवस्थेचा अभ्यास आणि शंकराचार्य यांनी प्रतिपादन केलं आहे म्हणतात द्रष्टा आणि दृश्य या दोघांचा विलय झाल्यानंतर मधली जी संध्यावस्था आहे मधे जी स्थिति उत्पन्न होते उत्पन्न होते मध्य स्थिति उर्वरित रहते द्रष्टा दृश्य भाव विवर्जित सिद्ध सिद्ध स्थिति किश अकाश अथिति योग भूमिका है तत्पर्य दृष्टा व दृश्य यांचा ग्रास झाला असता मध्यपन्न होते त्याला योग भूमिका हे नाव दिलंयला हृदया निर्विकल्प चैतन्यम स्पष्ट विभागते नष्टे पूर्व विकल्पेत पूर्व विकल्प पूर्व पहिल्यांदा निर्माण झालेला एक विकल्प मावळला एक विकल्प नष्ट एक विकल्प पावला। एक विकल्प दुसरा विकल्प अजूँ उथित जो संधि कालोधी काला एक क्षण मात्र स्थिति अलभरा चाहिए क्षणरा चाहिए कि त्या क्षणमात्र काला त्या अत्यल्प क्षणसंधी काला चैतन्य स्पष्ट रूपाने स्वरूप आहे निरुपाधिक त्याच ते स्वरूप आहे आणि असं जे, जे निरुपाधिक स्वरूप ते त्या चैतन्याचं मुख्य स्वरूप आहे त्या चैतन्याच्या स्वरूपाला जाणून त्या अवस्थेला त्या स्वरूपाला ज्ञानेश्वर महाराज योग हे नाव देतात दुसरे मावळ दुसरा उत्पन्न झाला नाही इथे भास्यभासक भाव नाही कारण द्रष्टा आणि दृश्य या भावाहून विवर्जित आहे भासमान होणं हे सांगण्याकरता ते चैतन्य प्रथा अंगाने प्रभाव रूप असल्या कारणाने आता तिथे हे त्र, त्रिकुटीचा संबंध नाही त्रिकुटीहून विवर्जित आहे स्वतः अंगाने भासमान आहे तिला आता भासमान होण्याकरता पाहणारा वगैरे कोणी लागत नाही आतापर्यंतच्या विवेचनाने अर्थात ही गोष्ट कितीतरी वेगळा वेळा या अतीत स्वयंप्रकाश अधिक अस्तित्व वाचन अज्ञा प्रकाशवाचन इतक नवे तो जिसे सुखा आगार आगर है सुखा सा अगली समुद्र है इतकंच नव्हे तर ज्या सुखामध्ये भोग भोक्तृत्वादि त्यांची दशा येत संभवत नाही आणि तिथे अंश अंशात भेदाचं स्वरूप संभवत नाही अशी ही अवस्था आहे आता याच्या मागे जायचं नाही बोला उशेला विकल्प मागला दुसरा उत्पन्न झाला नाही अशा मधील क्षणात काळात क्रेसन्य तुर्ण तुर्ण स्पष्ट भातमा होती भासमान होते अंगाने भासमान होते स्वयंप्रकाश रूपाने सिद्ध प्रकाश असल्याकारणाने ही स्वयंप्रकाश स्थिती असल्या कारणाने हिच्या भासमानासाठी हिच्या प्रकाशासाठी अन्नची कोणाची आवश्यकता नाही ही प्रकाश श्रीमंत आहे परमश्रीमंत दर्शन हे यावेळी घडत स्वतः हे चैतन्यच परम श्रीमंत स्वरूपाचं असल्या कारणाने ज्ञानेश्वर माउली म्हणते परमश्रीमंत दर्शन मनुष्याला घडणं हेच मानवी जीवनातला अंतिम साध्य आहे माणसं अत्यंत दरिद्री दर्शनामध्ये राहते लागले तरी या पंच विषयाच्या बाहेर जात नाहीत अंतर डोळे झाकून जरी माणसं बसले तरी विषयाला सोडून पुढे येत नाही कारण डोळ्या पुढे दुसरं कुणी यावं चांगलं कुणी यावं असे चित्तात कधी संस्कारच निर्माण केले नाहीत वा तसे संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्नही केला नाही कदाचित तशी वेळ आली तर तिला डावलून कसं जाता येईल याचा प्रयत्न केला अशाला चांगलं डोळ्या पुढे यावं कस येऊ नये हे त्याचं म्हणतात ही जी स्थिती आहे मुख्य स्वरूप आहे अखंड अखंडार्थ रूप म्हटलेली आहे ते एक रस अखंड जे त्याचं स्वरूप आहे ते चैतन्य त्या वेळेमध्ये स्पष्ट प्रतीला येत असत याला शंकराचार्यांनी आणि त्यावर असलेल्या टीकाकारांनी अर्थात श्रीमद हंसराज या स्वामींनी याबाबत बराच खुलासा केलेला आहे बराच विचार केलेला आहे विस्तार केलेला आहे त्याचा तुम्ही करा किंवा ते अवलोकन करा आपल्याशी ध्यानीही त्याचा तात्पर्य अर्थ मात्र हात आहे कि वृत्तीचा अभ्यास अभ्यास म्हणजे काय करायचा वृत्तीचा अभ्यास करायचा म्हणजे हा अभ्यास करायचा कि पहिली वृत्ती निर्माण झाली पहिला विकल्प निर्माण झाला तो निर्माण झालेला विकल्प मावळला आणि आता दुसरा विकल्प निर्माण व्हायचा आहे अजून तो झाला नाही अशा दरम्यानच्या काळामध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ती स्थिती वाढवणं त्या स्थितीचा जो पळभराचा काळ आहे तो पळभराचा काळ अधिकाधिक आपल्याला कसा वाढवता येईल ती स्थिती कशी आपल्याला स्थिर करता येईल याचा प्रयत्न करणं हा अभ्यास आणि याला त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी असलेला असा वृत्तीचा तुम्ही खल का वृत्तीचा <laughs> खल करणं म्हणणं काय वृत्तीचा अभ्यास करणं म्हणणं काय अर्थ एकच आहे का का अशा कालामध्ये चैतन्याची जी स्पष्ट भासमान स्थिती असते ती जी चैतन्याची स्थिती ती दृंग्र स्थिती आहे तिथे ना द्रष्टा ना दृश्य ना दर्शन या तिन्हीहून विवर्जित त्रिपुटीहून विवर्जित अशी ती स्थिती आहे या भूमिकेला अफूट स्थिती असं म्हणता येईल अफूट अद्वय स्थिती असं त्याला म्हणता येईल अफूट अद्वयला आणि अशा अफूट अद्वय निर्विकार स्थितीमध्ये ही जशीच्या तशी अनाधिकाला पासून एक रूप आहे एक सारखी आहे तिच्यामध्ये पालट नाही प्रत्येक वस्तू मध्ये क्षमोक्षणाला पालट होतो किंवा पावलो चैतन स्वरूप महाराज मनताविकार स्थिति जी ता ती एक ही है योग भूमि कभी भंग नहीं कभी ही हिता विनाश हो अभंग स्वरूपा योग भूमि अभंग स्वरूपाची ही योग भूमिका म्हणजे अतीत असलेली असलेली व या सर्वांच्या विलयानंतर अवशिष्ट राहणारी उर्वरित राहणारी तर एका हा अवशिष्ट केवळ अहम असं जे आचार्य म्हणतात त्या पद्धतीने ही अवशिष्ट राहणारी आहे हीच योग भूमिका माणसाला या देहात असताना समेव विद्वान अमृत इह इहती इह शब्दाचा या जनमात या देहात या लोकात इथे उला संपादन करता येत शब्दाने हे गोष्ट मुद्दाम सुचवली की मानव देहामध्ये या देहात हे संबंध संपादन करता येते या जन्मात संपादन करता येते या लोकात संपादन करता येते आणि अशी प्रत्यक्ष स्वरूपाची भूमिका असल्या कारणाने महाराज म्हणतात या देहामध्ये या जन्मात इधे आता मनुष्य प्रत्यक्ष रूपानेक्ति सोह ज्यादा विषय मंल ज्याला हा प्रकार ती गोष ने महाराज मनता रहें अवशिष रहें चैतन्य है दुजे खंडे तरी दुजे शब्दा संपूर्ण त्रिपुटी दृष्टा दृश्य भावरूपी कहीं त्रिपुटी सर्व ता सर्व विनाश झाल्यानंतर खरं सांगू तुम्हाला पुढच्या सगळ्या द्वैताचं मुख्य बेज आहे प्रमाता प्रमाण भावामध्ये ज्याचं प्रमातृत्व निवृत्त झालं ज्याचा द्रष्टा दृश्य भाव निवृत्त झाला त्याला त्याच्यावर अवलंबन असणारं संपूर्ण द्वैत निवृत्त झाले बाहेरच्या द्वैताच्या निवृत्तीच्या आवश्यकताच नाही ज्याने द्रष्टादृष्ट भावाचं आणि द्वैत निवृत्त केलं त्याला साऱ्या जगातून द्वैत नाही त्याचं कारण एकदा प्रमाताच ब्रह्मरूप झाला एकदा प्रमातृत्व निवृत्त झाला म्हणजे द्वैताच संपलं बाहेरच्या द्वैताच्या निवृत्तीच्या प्रयत्नात जाण्याचं कारणच नाही प्रत्येक माणूस बघातून हल्ली अगदी राजकीय क्षेत्रापासून तो थेट या परमार्थ क्षेत्रापर्यंत अर्थात परमार्थातला जो बाह्यांग भाग बहुतेक लोक लोकांच्या सुधारणेमध्ये प्रवृत्त आहेत स्वतःच्या सुधारणेमध्ये मात्र ते प्रवृत्त झालेत असं दिसून येत म्हणजे लोकांच्या सुधारणेमध्ये आपलं वैयक्तिक दुसऱ्याच्या सुधारणेमध्ये आपलं जीवन व्यर्थ जात आहे हे कोणाच्या ध्यानात येत प्रत्येकाची प्रवृत्ती अशी चालली आहे आता मी तुम्हाला एवढ्या प्रखड शब्दात सांगू शकत नाही <laughs> पण ताईंच मनोगत थोडस सौम्य शब्दात सांगायला हरकत नाही मी ज्यावेळी या गाव भ्रमंती करीत घेत असते त्या गावोगावी भ्रमंती करीत असताना मला मातोश्री ताई म्हणत असत की अरे आपल्या घरी सांगायचं सोडून तू भलतीकडे फिरतोस कुठे ती मध्यादी फिरायचं आपलं घर सोडून फिरायचं ना त्याच्याकरता ते म्हणत असत की अरे आपल्या बायकोची सुधारणा करायची सोडून भलक्याची सुधारणा करण्याच्या मागे कुठे लागला आहे परखड थोडासा सौम्य त्याचं रूप करून तुमच्याकडे मांडलं कारण मातोश्रीच बोलणं एवढं परखड आहे की ते बोलणं परखड फक्त दादा गुरुजी तात्या हेच बोलू जाणे माझ्यासारख्याच ते काम नाही बाई एकदा आणि इरेला पितू नये तिने स्पष्ट बोलायचं ठरवू नये बरं तिने जर बोलायचं ठरवलं तर तिच्यासारखं खुल्लम खुल्ला कोणी बोलू शकत नाही त्यानंतर इतकं त्या खुल्लम खुल्ला बोलत असत त्या या बोलण्यातला अर्थ आहे कि आप सुधारणाइजे दुसर की सुधारणा करना है दुसर सुधारने की आवश्यकता उदा अपल भूमिके की सुधारणा स्वतः भूमिके वरूढ़ो जगह दुसर की तुम्हें सुधारणा कराएगा प्रवृत्त हो दुसर सिद्ध होते नहीं मुख्य गोष अ पाताना जर कोणी सांगितलं का तुम्ही लोकांच्या करता काही करीत नाही का म्हणजे माझ्या दृष्टीने लोक असतील तर ना माझ्या दृष्टीने लोक असतील तर ना माझ्या दृष्टीने आघाजे झाले की नाही माझ्या दृष्टीने लोकच नाही तर सुधारणा करण्याचा प्रश्न येतो कुठे माझ्या दृष्टीने जगच नाही तर ते सुधारणा करण्याचा प्रश्न येतो कुठे म्हणून प्रमाकृत निवृत्त झाला की जगामध्ये द्वैत शिल्लक नाही मी म्हणतो असं नाही ज्ञानेश्वर मौलीने अनंत ठिकाणी असं म्हटलेलं आहे ए से ईश्वर हो काक्रता है मानले जरी चित्ता तरी सोच स्वभावता आधी चे ऐसा विवेकोदो जरी चित्ती तया से भेदो कैसा त्री जगती अशा विवेकाचा उदय जगात व्हायचा नसतो या विवेकाचा उदय या बोधाचा ब्रह्मभाव प्राप्त होण्यामध्ये सर्वत्र भेद निवृत्तीमध्ये होत असतो ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी अनेक दृष्टांताने सांगितली पूर्व दिशेची आराओ उदया येताची सूर्य दिवाळी काळी तालिमान आहे महाराज म्हणतात त्याच काळामध्ये अन्य देशांनाही कोणत्याही प्रकारची काळोखी शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे एका अंतर्करणामध्ये या बोधाचा उदय होतो पण अंतरकरणात बोधाचा उदय झाल्याबरोबर जगामध्ये कुठेही भेद शिल्लक राहत नाही म्हणून दुजे खंडे तरी उरला तो अवघा आहे मग कुलक ने संपूर्ण हरित प्रोत्त हरिवे तरिक्त दुसरा पदार्थी ने चिल्लक रहूमिका प्राप्त होती है अन्वय बोधा वनवय भूमिकेर तो प्राप्त यह अन्वय भूमिके में रहने साधु पुरुषाच अंतिम स्वरूप है साधु का अतिशय थोर बोध है या थोरो बोधाचं वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर माउली सांगते द्रष्टा आणि दृश्य या उभय भावाहून विवर्जित असलेली ही स्थिती ज्याला प्राप्त होते त्याच्या परमातृत्वाचा विनाश होतो विकल्प निवृत्त होतो आणि विकल्प म्हणजे द्वैत निवृत्त झाल्यानंतर जिकडे तिकडे ओतप्रोत घनदाट परमात्माच भरलेला ही स्थिती त्याचे कायम राहते या व्यापक ब्रम्ह बोधावर तो राहतो या ब्रह्मात्मे बोधाने सर्वत्र नांदत असतो हा त्या ज्ञानीपुरुषाचा खरा ऐश्वर्याचा भाग आहे हा खरा त्याचा भाग आहे अशा दृष्टीने हा ज्ञानीपुरुष या अवस्थेला प्राप्त होतो म्हणून अशा प्राप्त झालेल्या ज्ञानीपुरुषांची जीवन ही तुमच्या आमच्या सारख्या साधकांना अत्यंत महत्वाची आणि आश्वासक स्वरूपाची ही जीवन आहे शेकडो व्याख्यान करून जे आश्वासक जीवन आपल्या समोर उभं राहू शकत नाही शब्दचित्र निर्माण करण्याने आश्वासक जीवन आपल्या समोर उभं राहू शकत नाही ते त्यापेक्षा एक एका कणभर एखाद्याने आचरण केलेलं जर आपल्याला दिसलं तर मनुष्य त्याच्यापासून लवकर धडा घेतो आणि ते जीवन खरं आश्वासक असतो त्यानाट शेकडो प्रवचनानं जे आपण शिकवू शकत नाही ते एका कणभर आचरणानं मनुष्याला शिकवू शकतो हे त्यातलं सामर्थ्य आहे शिकवण हे आचरणाचे जास्त प्रभावी असते शब्दापेक्षा माणसं मनभर बोलतात कणभर हे आचरण न करता बोलतात असं आहे ते मनभर आचरण करतात आणि कणभर बोलतात त्याच कारण आपल्या हृदयातला समजून देण्याचं एक माध्यम आहे म्हणून या व्यतिरिक्त त्याचं फारस महत्व नाही असं सांगण्याचा तात्पर्य सा असा आहे अशी ही योग भूमिका या देहात मनुष्याला संपादन करता येते म्हणून मनुष्याने आपल्या जीवनातला एक क्षणभराचा तरी काळ अंतर्मुखतेसाठी देवानी हा अभ्यास करावा एक क्षणभराचा जरी काळ गेला तर क्षणाचाल होण्याचा संभव आहे वेळ द्यायच नाही असं ठरवलं त्याला इलाज माणसाला वेळेच दारिद्र्य आहे या युगाला जरी सगळ्या प्रकारचं सामर्थ्य श्रीमंती लाभलेली असली तरी वेळेची श्रीमंत मात्र आता संपलेली आहे वेळेची श्रीमंतीही पूर्वीच्या लोकांच्या मध्ये होते आता वेळेची श्रीमंती संपलेली आहे आता वेळेच अतिशय दारिद्र्य आहे आता या वेळेच्या दारिद्र्यामध्ये लोक म्हणतात काय तुमचं ब्रह्मज्ञान आहे ते रेडी मेड एकदम चटकन तयार करून देऊन टाका बघू म्हणजे पुन्हा कटकट नाही रेडिमे एक तासात लोक विचारतात फार तर आम्ही चार महिने पुढे लवकर संपलं पाहिजे तुमचं केव्हा संपेल प्रत्येक साडेआय म्हणजे चार पिढ्या आपल्या झाल्या त्या चारही पिढ्यामध्ये प्रत्येकाला निदान पक्षी एकतरी माणूस असं की तुमचा परमार्थ कधी संपत म्हणणार त्याला खमंग उत्तर देणारे जरी उत्तर देणारे भेटले तर दादाने एक खमंग त्याचं उत्तर देऊन ठेवलंय तेच उत्तर मी तुम्हाला देतो किंवा तुम, मी दिलेली आहे त्याचा अनुवाद करतो म्हणजे आपल्याला खायचं हे ग्रह इथे आले ते दादा असे विचार हे तुमचं परमार्थाचं सगळं आहे तर आम्हाला असं एक थोडक्यात सांगा की जेणेकरून हे सगळं सचकन होईल आणि किती दिवस हे करायला लागतं म्हणले हे विचारसागराचं श्रवण मनन मी वारी किती दिवस करायला लागतं म्हणजे जन्मभर करायला जन्मभर म्हणले की काहीतरी मर्यादा असेल का नाही की वा अमुक इतक्या दिवसात जसं आमचा एम एचा कोर्स अमुक दिवसामध्ये होतो पी एच डी एवढ्या दिवसात माणूस होऊ शकतो एम डी होऊ शकतो दादा म्हणले आताय एम डी व्हायला फारसं लागत नाही म्हणले काय त्याची वेळ मर्यादा ठरलेल्या गोष्ट बरोबर आहे आणि म्हणले तसं हे सांगतायत दादा अति चौकस बुद्धीची आणि हजर जबाबी असल्या कारणाने त्याने विचारलं का हो बाई तुमच्या गुरु आल्या ज्या फोन आहेत ते माझी पत्नी तुमची पत्नी तुमचं जे लग्न झालंय तुमचं लग्न तुमच्या बापाने करून दिले का तुम्ही स्वतः केलंय म्हणजे एलोवी प्रकरण आहे ते म्हणले आमच्या वडिलांनी ठरवून लग्न करून दिलं असं नाय हरकत नाही ज्यावेळी तुमचं हे लग्न झालं लग्नाला लग। ज्यावेळी सुरुवात ठरली त्यावेळी तुम्ही तुम तुमच्या बापाला असं विचारलं होतं का की या बायको बरोबर मी प्रपंच किती दिवस करू म्हणजे त्यात काय विचारण्यासारखं काय विचारण्यासारखं म्हणजे तुम्ही आम्हाला कसं विचारता की धर्मार्थ किती दिवस करायला लागतो हे कसं आम्हाला विचारत अजून करायला सुरुवात नाही झाली अजून परमार्थाची तोंड ओळख झाली नाही परमार्थ कशाला म्हणतात त्याचा वाद सुद्धा तू घेतला नाही तर तू आम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतोस की किती दिवसात तू संपेल किती दिवस करावा लागेल किती दिवस ऐकलं पाहिजे तू हे तुझ्या बापाला विचारलं असतं तू तुझ्या वडिला असं तू विचारलं असता किती दिवस मला याच्यावर प्रपंच करावा लागेल त्याच ग्रामीणला विचारायचं असतं जुमस्तोपर्यंत करायचाच असतो असं कामार्थ जमस्तो पर्यंत करायचाच असतो फार अभिप्राय असं तरी का होत ते सांगतो तुम्हाला त्याला असा दुसराची गरज आहे समजा ठरलं चार वर्षात परमार्थ समजेल पुढे काय करायचं प्रपंच करायचं याला प्रपंच करायचा याला परमार्थ करायचं नाही हे त्यातलं मूळ वर्ण आहे मग प्रपंचाची आसक्ती त्याला असल्या कारणाने परमार्थ लवकर उरकायचंय त्याला रेडीमेड पाहिजे मला सांगतात असा हा रेडीमेड परमार्थ नाही आहे हा इतका चीप करून चालणार नाही बरं हा महाग भोजन सुख महाग पाकू करीता जसं आहे ना तसं हे महाग आहे प्रयत्नाने संपादन करण्याचं काम आहे आणि ते चिंतन असं करा ही जी स्थिती आहे ही स्थिती नित्यसिद्ध आहे ही तुम्हाला बनवायची नाहीये त्या स्थितीवर त्या स्थितीवर द्रष्टा दृश्य दर्शनाच्या या त्रिकुटीमुळे त्याच्या नंतरच्या पुढच्या खालच्या खालच्या त्रिकुटीमुळे मालिन्य निर्माण झाल्या म्हणून या त्रिपुटी विवर्जित झाला ते चैतन्य आपोआपच अभिव्यक्त होत आहे त्याचा ते चैतन्य म्हणजे सिद्ध अस्तित्व ज्याला म्हणतात ते सिद्ध अस्तित्व आहे ते घडायचं तयार करायचं नाही आहे ज्याला आचार्यांनी भौत अवस्था भव्य अवस्था नाही आहे निर्माण केलेली अवस्था नाही ते आहेच आहेच आहे स्वत आहे स्वयंभूर्ती अवस्था आहे हल्लीच्या लोकांच्या शब्दात बोलायचं झालं तर हे बिकमिंग नाही आहे बिईंग आहे बिकमिंग म्हणजे घडलेलं हे बिईंग म्हणजे आहेच आहे ते वस्तूच आहे निश्चिद्धाच्या स्वरूपात ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही शब्दाने सांगू शकत नाही हा एक चार दोन शब्दाचा असा विस्तार आहे की जेवढ्यामुळे एवढ्या तुम्हाला सांगता तुम्हा येत ही स्थिती असल्याकारणाने द्रष्टा दृश्य या भावाहून विवर्जित असलेली या अवस्थेला संपादन करण्याकरता आपल्या वृत्तीमध्ये ते चैतन्य असल्याकारणाने वृत्तीचं ते अधिष्ठान असल्याकारणाने पहिली वृत्ती निघून जाते दुसरी वृत्ती निर्माण होते पण दरम्यानच्या काळात कोण असत दरम्यान कालामध्ये एक स्थिर द्रष्टा असतो कि ज्या स्थिर द्रष्ट्याला विवर्जित म्हणावं लागत्याला असा व्यावहारिक आहे असा निर्विकल्प द्रष्टा त्या स्थितीचं नाव आहे त्या चा चैतन्य स्पष्टतेच नाव आहे त्या चा चैतन्याच्या आविष्काराचं नाव आहे योग भूमिका ही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही संपादन करा या स्थितीचे दृष्टांत सांगतात आणि हो। तरंग अन्य तरंगण झाला उत्पन्न झाला नाही पहिला मात्र पूर्ण महावळ आहे पहिला तरंग मावळला आणि अजून दुसरा तरंग उठलेला नाही निर्माण झालेला नाही तसमिन संधाव त्या संधिकालामध्ये तो जो संधिकाल आहे केवलम जलमात्रम केवळ जलमात्र त्यावेळी जसं शिल्लक राहतो प्रतीला येतं अगदी त्याच पद्धतीने उठलेला तरंग, उठलेली लहरी उठलेली लाट काय तुम्हाला त्याच नाव द्यायचं असेल ते द्या पण पहिला उठलेला तरंग तो मावळलेला आहे पुढे आणखी नवीन निर्माण व्हायचा जो तरंग तो अजून निर्माणच झाला नाही तो उठलाच नाही अशा मधल्या परिस्थितीमध्ये अशा वेळेस अशा संधी जी पी स्थिति अत्यंत गोमती अशा दरम्यान काोमटी चांगली उत्तम स्थिति है ती उत्तम स्थिति जी आने आता संगित्र योग भूमिका नाम अशेष विशेषा ने रही सामान्य स्वरूपाचा जो प्रकाश सामान्य स्वरूपाचं जे चैतन्य ते त्यावेळेस द्रष्टादृश्यदर्शनाचा हा विशेष आहे यो यो विशेष हा हा सहा सामान्य प्रकृती का हा जो जो विशेष असतो तो, तो विशेष नेहमी सामान्य ने प्रकृती का काहीतरी सामान्य अवस्था त्याचं सामान्य काहीतरी कारण असत सामान्य काहीतरी अधिष्ठान असतं ही विशेष अवस्था आहे या अशेष विशेष अवस्थांचा परित्याग करून या दशेचा परित्याग करून त्यांच्या बुडात असलेली त्यांच्या बुडाशी असलेली जी सामान्य स्थिती जो सामान्य प्रकाश जे सामान्य चैतन्य ते चैतन्य म्हणजे मधल्या त्या उत्तम दशा गोमटी उत्तम दशा की ज्याच्यापेक्षा दशा नाहीपेक्षा चांगली हा त्यातला मूळ भाग आहे त्याच पद्धतीने द्रष्टा आणि दृश्य हा भाव पहिला निर्माण झालेला आहे हा द्रष्टा दृश्य भाव निर्माण झाला व निर्माण झालेला हा द्रष्टा दृश्य भाव निमाला निर्माण झाला वाला तरीही त्यांचा बुडाशी असणार जे अधिष्ठान चैतन्य ते चिन्मात्र असल्या कारणाने त्या चिनात्र चैतन्यामध्ये मुळी चढ उतार होत नाही निवृत्त होईल किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे क्षणोक्षणाला उत्पत्ती स्थिती त्याचा लय होईल अनंत दृष्टे अनंत दृश्य अनंत दर्शन निर्माण होतील अनंत वेळा निर्माण होतील अनंत वेळा विरेयाला जातील तरीही त्यांच्या बुडाशी असणार त्यांच्या सत्तेचा जो मूळ कंद सत्तेच जे मुख्य स्वरूप ते सत्तेचं जे स्वरूप आहे त्याची मुळी हानी होत नाही त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही कारण द्रष्टा आणि दृश्य हा केवळ वाघविलास मात्र हा वाघ विलासा आहे चैतन्याच्या दृष्टीने ना द्रष्टा आहे ना अश्य आहे ना दर्शन आहे त्याच कारण या सर्वांना सत्ता स्फूर्ती देणारा हा असल्या कारणाने याच्या सत्तेने ही त्रिपुटी सत्तामान होत असल्या कारणाने याच्याच स्फूर्तीने तर ती प्रकाशित होत असे असते म्हणून स्वरूप या ंदू सको हि जी चैतन्य की स्थिति है ना है योग भूमिका हिस्ती परिपूर्ण है स्वतम्र है स्थिति सदाची स्थिर स्वरूपा है तिरस शिरस्थिर स्वरूपाची आहे इथे ना उद्भव ना इथे लय नवे नवे त्रिपुटीचा उद्भव विलय झाला किती वेळा झाला किती वेळा विलय झाला व्यवहार किती वेळा कसा कसा घडला याची वारसाही त्या कानावर असत असं हे ते दृंग्र स्वरूपाने चैतन्य राहत जे चैतन्य असं जे चैतन्य आहे यांच्या बुडाचे आहे त्या चैतन्याचं नाव आहे योग भूमिका ते या चैतन्याचं नाव आहे सुरी अवस्था या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी असा हा संधीचा अभ्यास करा त्याला दृष्टांत दिलाय हा पाण्याचा पहला तरंग की नहीं दर स्थिति दृश्य दृष्टाभाव निवृत्त दुसरा अजुन दृष्टा दृश्य भाव निर्माण पेला उठला रा दुसरा अजुर्माण नहीं अशा मधल का है ती स्पष्ट स्थिती म्हणजे योग भूमिका आहे ती स्वयंसिद्ध आहे ती आणण्यावर कोणावर अवलंबून नाही अस्तित्व नाही आहे मात्र मानत नाही व पुढे दुसरा त्रग उठला नाही अशा वेळेस जी पाण्याची स्थिती असते की अरे तरंगाचा दृष्टांत तर एवढा मजेदार आहे कि पाण्यावर जशा लहरी निर्माण होतात तशा या अंतकरणाच्या लहरीच्या चैतन्यावर निर्माण होतात घानाटक अंतकरणाच्या वृत्ती निर्माण होणं म्हणजे काय आहे ह्या एक एक लहरी आहे एक एक तरंग आहे माणसाच्या चित्तावरही हो या लहरी वेगवेगळ्या निर्माण होतात अहो माणूस खरं सांगू तुम्हाला वृत्तीच्या लहरीच्या तालावरच चाललाय तुम्हाला आणखीन गंमत सांगू तुम्हाला जर लोकांची मान्यता मिळवायची असेल तर एक उपाय आहे लोक ज्या आपापल्या वृत्तीच्या लहरीच्या चालीवर तालावर चालतायत अगदी मराठीत बोलायचं म्हणजे नाचतायत अगदी नंगा नाच करतायत त्याला जर तुम्ही संमती देत असा निदान पक्षी काल सांगितल्याप्रमाणे निवारण करीत नसा तर तुम्हाला लोकात मान्यता लवकर मिळेल लोकात मान्यता मिळवण्याचा हा एक सोपा उपाय हो की कोणाला तू हे का करतोस असं विचारायचं ठेवा छान अगदी उत्तम अगदी आनंदाची गोष्ट असंच केलं पाहिजे माणसांनी हा युग, युग, युग स्वभाव आहे आता काय करणार काला आहे तसमय ना महा हा असं जर आपण म्हणायला लागलो तर आपल्या मान्यता कोणालाही मिळणार नाही परिभाषेत सांगायचं म्हणजे दोन उपाय एक उपाय पडोसरीला निरांजनी ठेवणे आणि दुसरा उपाय तोंडात खडेसाखरा ठेवणे बाजारात जायचं नाही होते त्याच्यासाठी खोश्रीला निरांजनी ठेवायची त्याला कासाराच्या दुकानात जायची आवश्यकता नाही हे खडोसरीची निरांजनी शब्दाचा अर्थ कुणी आलं की त्याला वाहवा करायची त्याला व्हायचं त्याची वाहवा करायची आणि तोंडात खडी साखर ठेवायची म्हणजे वाण्याची जायचं कारण नाही अरे खडियचा ठेवायची बोड बोलायचो तुम्ही ना सोन्यासारखी म्हणजे असे ना काळा कुळा कोळशासणाचा नाही आपला आवाज छान अगदी उत्तम या या या बसावर बसा। अगदी सोन्यासारखी माणसं आम्हाला अति आनंद होतो बरं तुम्ही आला म्हणजे बाहेर गेला म्हणजे गिली बॅस बरं झालं डॅम्बीस माणूस आहे म्हणजे काय याच्या नादीलाय अशी काही माणसांची चाल असते अशा चालीवर जर तुम्ही चालला ना कि म्हणा तुम्हाला दुसऱ्या शब्दात सांगायचं रेव्हिन्यू खात्यामधली सगळी माणसं ए टू झेड या वृत्तीच्या असतात त्याशिवाय त्यांना समाजात <laughs> वागतात कसं वागणार समाज आपला गमतीदार कि त्याला आल्यावर या म्हटलं पाहिजे त्याला खोटं बोललं पाहिजे त्याला खरं बोललेलं आवडत नाही आणि त्याला वा वा केली पाहिजे स्तुती परावया मुखे रुची करताने लिहून ठेवले की स्तुती केली की माणसाला बरं वाटत माझी तुम्ही लोकांची स्तुती करीत जा तुम्हाला लोकांमध्ये मानमान्यता मिळेल अगदी तुमच्यासारखा माणूस नाही मग जगामध्ये शास्त्र सांगतो हे लोकांना आवडेल तसं बोलणं हे काम नाही निदान साधूच तर हे नक्कीच काम नाही त्या मुकुंदराय स्वामीची मला पुन्हा पुन्हा राहून राहून आठवण होते मी आरंभापासून आतापर्यंत ही गोष्ट दोन तीन वेळा सांगितले पुन्हा अजून चौथ्या वेळा सांगतो की शिष्याच्या बाबतीत उपदेशकांच्या पदरी जो त्याने अपराधलाय तो हा अपराध आहे साधू होीड खोर तो अपराधता असं हो। म्हणणं आहे हा त्याच्या ता पदरात फार मोठा अपराध आहे कदाचित यामुळे लोकांचा विरोध पत्करावा लागेल शिष्य लोक त्यांना शिवाय देतील शिष्य लोक कदाचित मानणार नाही तरी पण भीड त्याची ठेवू नये त्याचं कारण रोग्याची भीड वैद्याने ठेवणं म्हणजे त्याचा विनाश करण आहे त्याच पद्धतीने या श्रोत्याची भीड वक्त्याने ठेवणं म्हणजे त्याचा विनाश करण हा भाग म्हणून त्याने त्याचा विरोधपत करून पण त्याला सांगितलं पाहिजे खरे जे सज्जन लोक आहेत ते विरोधपथ करतात पण त्याच्या हिताची गोष्ट प्रतिपादन करतात त्या दृष्टीने वृत्तीच्या लहरींच्या तालावर नाचणं याला काय साधू पाहिजे हो माणसं हे विषयी पामोर आपल्या वृत्तीच्या लहरीवर नाचातच आहेत तेव्हा या वृत्तींच्या लहरी आनंद निर्माण होतात आनंद तऱ्हेच्या असतात अगदी वृत्तीच अंतःकरणच हे त्रिगुणात्मक असल्याकारणाने जरी ते मिलित सत्वंशाचं तयार झाले तरी त्याच्यामध्ये जो बारीक सारीक असलेला हजरगुण तो मुगुणतो एवढा ताप देतोय काय ती कधी कोणतीही लहर निर्माण होईल काही सांगता येत नाही ज्ञानेश्वर महाराजांचा हरकत नाही तुला आता आम्हाला सांगायचं आहे की त्या वृत्तीच्या ज्या लहरी निर्माण होतात जे तरंग निर्माण होतात ते तरंग निर्माण होताना एका वृत्तीचा एक तरंग निर्माण झाला आहे तो नाहीसा झाला आहे आता दुसरा तरंग निर्माण व्हायचा आहे अशा दरम्यानच्या काळात जी स्थिती असेल ना ती चैतन्याची स्थिती तो अभ्यास कर आता त्या चैतन्याच्या शोधार्थासाठी त्रिभुवन धांडवळू नकोस देव देव म्हणून देव कोण देवा नाही गाव ना देवा नाही गा ना थाव काही कोठे याचा ना नाही मग कसा आहे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा भज सेवा याची तू त्या आत्मदेवाची सेवा करते या पद्धतीने त्या आत्मदेवाची तू सेवा कर अखंडित सेवा करा त्याची सदैव असं तू चिंतन कर हा या म्हणण्याचा तात्पर्य अर्थ आहे हा तर दृष्टांत घेऊन इकडे आपल्या अंतर्करणाच्या लहरीकडे लावून त्या दोन लहरीच्या मध्ये असणारी चैतन्याची स्थिती गोमटी आहे उत्तम आहे तेव्हा होय आपली स्थिती हे पाण्याचं जे उदाहरण आहे पाण्याचा जो दृष्टांत हा बहिरंग आहे त्याच्यापेक्षा आपल्या जवळचा अनुभवाचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज येतात त्या तरंगांचा जो संधीचा अभ्यास आहे तो थोडा बहिरंग आहे त्या तरंगाच्या अभ्यासापेक्षा सुद्धा आपल्या स्वतःच्या अवस्थांचा तुम्ही विचार करा कालपडावापडा अवस्थांचा अभ्यास निरळ्या रूपाने सांगितलं आता ज्ञानेश्वर माउली काय सांगते त्या पद्धतीने माऊली असं सांगते कि मनुष्याची निद्रा संपली निद्रा नाच झाल्यानंतर आणि जागृतीचा उदय होण्यापूर्वीचा का प्रबोध अवस्था म्हणून ज्याला म्हणतात ते अजून निर्माण व्हायची मनुष्य अजून आता हंत्रणात उठून बसलेला आहे ज्याला ज्ञानेश्वर असं म्हटलंय अशी एक अवस्था आहे झोपेची माणूस आणि सत्संपन्न झाले असतो त्यावेळी आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ गेलेला असतो असा आत्मस्वरूपाच्या जवळ गेल्ला माणूस निद्रावस्थेचा परिच्छा केलाय अजून जागृतीमध्ये त्याने पाऊल टाकलेलं नाही जागृत अवस्थेमध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा काल आणि ना निद्रा नाशा नंतर घ्यायचा म्हणजे मधला काल होता काय म्हणजे मधला काल होत जस त्या उत्पत्ती विनाशाबद्दल लिहिले काय कि प्राग भावाचा अंतिम क्षण म्हणजे घटाची उत्पत्ती आणि प्रथमता भावाचा प्रथम क्षण म्हणजे घटाचा मधल्या दरम्यानच्या काळात घटाची स्थितीच्या काळात घटाचं अस्तित्व हे जसं आपल्या ध्यानात यावं अगदी त्याच पद्धतीने निद्रेचा नाच झाल्यानंतरचा काळ आणि जागृतीत पदार्पण करण्याच्या पूर्वीचा काळ असा जो दरम्यानचा मधला काळ असतो त्या मधल्या काळाला संधी असं म्हणतात त्या संधीकालात प्रत्येक पुरुषाला ही स्थिती असते जी स्थिती असते ती स्थिती अशी असते की ज्या स्थितीमध्ये केवळ मात्र स्वरूपच केवळ स्वरूपच आपल्या अंगाने राहत असत ते चैतन्याचं स्वरूप ते चिद्रूपच चैतन्याचं स्पष्ट रूप आहे त्या चैतन्याचं जे स्पष्ट रूप आहे हे स्थिती आपल्याला सदा प्राप्त होत दररोज निद्रा संपलेली असते निद्रा निद्रा अगदी चांगल्या मराठीत बोलायवेळी सरलेली असते निद्रा संपली निद्रा सरली आणि निद्रा सरल्यानंतर अडवून जागृतीची आपण काय प्रयत्न करतो काहीही प्रयत्न करीत नाही कारण त्या आपलं स्वरूप आहे त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही प्रयत्न असा आहे की दोन वृत्तीच्या मध्ये हा सहज जो काल तो काल पाहण्याची तो काल वाढवण्याची त्या कालात स्थिर होण्याची आवश्यकता कारण वृत्तीचा स्वभाव हा अनंत जन्मापासून बहिर्मुखतेचा रचना अशी करून ठेवली त्या देवाने परांच्या खाणी वेदोणूक <गँगाँ> स्वयंभू तस्माच परांण पश्चिंतरात म्हणून रचनाशी बहिरमुख करून ठेवली अनंत जन्माचे संस्कार बहिर्मुखतेचे संगती बहिरमुख लोकांची आणि आपल्याला मनात खरं सांगा एवढं सरळ सुद्धा मनात त्या संस्कारामुळे म्हणा संगतीमुळं म्हणा नाही आणखी कशामुळे अज्ञानामुळे पण मनात कुठेतरी अशी पुसट इच्छा असते आशा असते अशी वाचना असते की ज्या वाचनेमुळे आपण बहिर मुखो लोक लाख सांगू देत आपल्या मनात जर त्याचा लेख नसेल ना आपल्याला लोक गृह करू शकत नाही लोक सांगतात तेव्हा आपल्या मनातही कुठेतरी पुसट तशी असते पण त्याला कुठेतरी आधार लागतो टेकू लावतो माणसाला तेवढा टेकू कुई होतं माणसाला बुडत्याला काढीचा आधार म्हणतात बुडत्याला काढीचा आधार म्हणतात त्याने तर कुठेतरी काढीचा आधार लागतो तेवढी काढी मिळाली की काम संपलं व्यवहारात सुद्धा असं दिसून येतो एक जरा जमतेदार दृष्टांत आहे तो तुम्हाला सांग एक मुलगा ताच्या असं म्हणाल काय तुझं का अगदी प्रतिज्ञा वगैरे हो केली होती काय अगदी ब्रह्मचर्या लग्न करायचं असं तुझं सांगतो सु। आता तो फार तो चतुर्भुज झाला तो मुलगा ताच्या खरं सांगू का म्हणजे कोर्टा जागायचं कारणच नाही कोर्टा जागायचं कारणच नाही तुला म्हणायचं सांगू नको तो खरंच नकल काय म्हणण्याचं ते म्हणजे म्हणणं असं आहे की मला खरोखरीच लग्न करायचं नव्हतं मग आता बहीणचा आग्रह आता बहींचा आग्रह फार म्हणजे या नव्हे इथल्या कोण्या आत्या बहीणचा नव्हे त्याच्या आत्या बहीला घ्यायचा आत्या बहीणचा आग्रह बार म्हणजे आताबाई शब्द का घातला दुसरा त्याने घातला तात्यांचा हा शब्द आहे म्हणून मला दुसराही शब्द घालता आला पण आत्या बहीणचा अतिशय आग्रह अस वा वा वा मग आजचा आत आग्रह तुम्हाला लग्न करावं लागतं हे काय म्हणले आशेवणींचा आग्रह होता नक्की का म्हणले हे बोलत ते करी इतके बुद्धिमान होते काही विचारत असेल हे तरी तुझं नक्की काय म्हणले हो हो हे नक्कीच मग म्हणले तू जी बायपा आईंच्या स्वाधीने करून तू बस बघू इथे काय विचार आहे <laughs> काय शक्य आहे माणसाला अहो आत्याबीनचा आग्रह हा आधार आहे आताबीनचा आधार आहे नुसता आत्याबाई म्हणजे काय नुसती काढी नुसती काढी तिचा आधार घेऊन हा बोलतोय सगळं आपल्या चित्तात कुठे तरी पुसट वाचना असते म्हणून मग का साक्षात जन्मदात्या जनयित्रिया जिला महाराज असं म्हटले त्या प्रसवतीच्या आग्रहाला प्राप्त होऊन ज्या महापुरुषांनी त्या मांडवामध्ये उभारायचं कबूल केलं पण त्याच्या कारणाने शावधान म्हटल्याबरोबर मंगलाचं आणि सावधाना विसंगती त्याच्या ध्यानात जिथे मंगल असेल तिथे सावधान असण्याची कारण जिथे सावधान असायचं तिथे मंगल असणारच नाही असं ध्यानात आल्याबरोबर जसा गुंगारा मारून निघून गेलाय एक महापुरुष त्याला समर्थ ही संज्ञा सगळ्यांनी दिलेली आहे जी संज्ञा त्या महापुरुषाने आपल्या उपास्य देवतेला दिलेली आहे ती संज्ञा त्या महापुरुषाला दिली जाते स्वतः समर्थ आपल्या गुरु देवाला म्हणतात रामाला काय समर्थ म्हणतात समर्थाची सेवक हमर्थ म्हणून हो। ते आपल्या देवाला म्हणतात ते सगळ्या लोकांनी त्यांच्या उपास्य देवतेची पदवी त्यांनी दिलेली पदवी त्यांना देऊन टाकते असं हे समर्थ एकच पुरुष असं किती आहे ज्याचा ज्ञानेश्वर माउली हे तर काय अनुच्छिप्त आहे समर्थ निदान मातेच्या आग्रापर्यंत तरी त्यांची पावलं गेली होती जन्मतेनी प्रसंगेच वर्णन आहे तरी सुद्धा शुकाचार्यांच्या मध्ये एक उणेपण आहे ते उणे पण असं आहे की त्यांना अहंकार लागला होता त्यांना जनकाकडे जावं लागलेलं आहे त्यांच्या त्यांना संसाराची भीती वाटल्या कारणाने लपून बसावं लागलेलं ला आहे महापुरुषाला नाही असे उपझवत ज्ञानी हे वर्म जाणून सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्राला योग भूमिकेचं उत्तर ज्ञानाचं उत्तर जीवनमुक्तीचं उत्तर ज्ञानोत्तर भक्तीचं उत्तर कर्माचं उत्तर उपासनेच उत्तर पंढरीच्या वारीचं उत्तर खांद्यावर पता घेऊन जाण्याचं उत्तर प्रपंच चांगला उत्तर सगळ्याच उत्तर एकमेव देऊन ठेवले ते म्हणजे उत्कृष्ट असं उत्तर आपल्याला ही अवस्था आपल्याला सहज प्राप्त आहे याला वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता आणि प्रयत्न एवढाच करायचा आहे की प्राप्त असलेली अवस्था फक्त कशी आपल्याला वाढवता येईल आपल्या वृत्तीने कशी ती संपादन करता येईल एवढाच फक्त हा प्रयत्न म्हणून महाराज सांगतात ही जागृती उत्पन्न झाली गेली संपली तरी मध्ये जी सहज अवस्था असेल ती असहज अवस्था म्हणजे दशेची दशा आहे ही दशा म्हणजे निद्रा नाही ही दशा म्हणजे विपरीत ज्ञानाची दीपिका मशाल नाही विपरीत ज्ञानाची अवस्था नाही ईशसृष्ट पदार्थाची व्यवहार नाही स्वकित पदार्था व्यवहार नहीं आज्ञा कारण नहीं है स्वच्छ स्वरण नहीं स्ना स्थिति नहीं स्पी स्थिति है इधे दृष्टा नहीं स्रण स्पता है अन्य पदार्थाचं स्फूरण नाही अन्य पदार्थाला याच स्फूरण नाही याला अन्य पदार्थाचं स्फूरण नाही कारण याच्या विना दुसरा पदार्थ सिद्ध होत नाही म्हणून असं हे असलेलं स्पूरद्रूप असलेलं हे स्वरूप आहे स्फूरद्रूप ही स्थिती आहे तिथे द्रष्टा नाही तिथे दृश्य नाही याच्या वाचून असलेली आहे हे स्वतः सिद्ध आहे ही वस्तू मात्र की म्हणा अन्याला वस्तू हे नाव सुद्धा द्यायचं नाही वस्तू म्हणायचं असलं तर याच स्थितीला म्हणावी अशी ही स्थिती आहे इथे अनुभवाची विषयता नाही इथे तुमचा असलेला प्रातिभ अनुभव ही प्रातिव अनुभूती ही सदाची विरघळून जाते अनुभूती ही शिल्लक राहते आया या अनुभूतीमध्ये अर्थात असेल परम श्रीमंत दर्शन रूप ही अनुभूती असेल पण ती अनुभूती सुद्धा जिथे सदाची विरघळून जाते विरून जाते अशी ही अनुभूती स्वरूप असलेली उर्वरित राहणारी स्वयमेवा अनुभूतित्वात स्वतः अनुभूती स्वरूप असल्या कारणाने अनुभवाची विषयता तिथे नाही अशी म्हणजे एवढं तुम्ही समजा आणि ती मध्य असलेली ही संधी आहे या संधीचा अभ्यास करणं हा अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे हा संधीचा अभ्यास करण्याने आपल्याला ही समाधी स्थिती प्राप्त होईल यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाही हाच प्रयत्न करायचा निद्रा तर नाही अगदी बाकरीत कागद कि ज्याच्यामध्ये विषय विषयी भाव नाही आश्रय विषय विवर्जित निर्वृत्तिक दशा या दशेच नाव आहे योगभूमी याला वेगळं काहीही करायचं कारण नाही ध्यानात ही आपली सहज प्राप्त आहे फक्त वृत्तीच्या बुडाची ती असल्या कारणाने आपल्या या वृत्तीच्या संदेशाला ती असल्या कारणाने ते समजण्यासाठी आपली संस्काराने निदान त्याचा वाप लागले असल्या ते बहिरमत होते जर ही वृत्ती अंतर्मुख केली तर वृत्तीशी त्याचा संबंध आहे का वृत्तीचा तिच्याशी संबंध नाही तो चौढा निर्माण करणे एवढाच फक्त प्रयत्न आहे अगदी शास्त्रीय परिभाषा सांगायचं तर योग भूमिका म्हणजे विषयगत प्रत्यक्ष आहेच आहे आता ज्ञानगत प्रत्यक्ष फक्त संपादन करायचं विषयगत प्रत्यक्ष आहेच आहे कारण चैतन्य असल्या कारणाने ते प्रत्यक्ष रूप आहे प्रत्यक्ष रूप असलेल्या चैतन्यामध्ये विषयगत प्रत्यक्ष तर आहेच आहे त्या अंगानेच प्रत्यक्ष रूप आहे या साक्षात अपुरोक्षात ब्रह्मास म्हणून ज्याला म्हटलंय ते हृदयामध्ये आहेच आहे मोठके गुरुमुखे उदयी जसे हृदयी तरी स्वयंभूची असे हा प्रत्यक्ष फाव लागे नसे अपयश प्राप्ती अपोआ होत असते ते अनुभूती स्वरूप असल्या कारणाने प्रत्यक्ष रूप असल्याकारणाने त्याच्या प्रस्फुरणासाठी त्याच्या प्रतीसाठी वेगळी कोणाची आवश्यकता प्रतिती रूपता त्याच्या काय प्रतिती यायची का तर ही प्रतिती म्हणजे ही प्रतिती रूपता म्हणजे योग भूमिका आहे असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आणखीन त्याला दुसरा अभ्यास बाहेरच्या पदार्थाचा सांगतात किंवा निद्रा संपली व जागृती उत्पन्न झाली नाही अशा संधीत आपली स्थिती जशी असते तशी आपली असेल धनाटेवा म्हणजे तुम्हाला रोज अनुभवायची आहे हा हा संधीचा अभ्यास म्हणजे संधीची अनुभवती तुम्हाला रोज आहे झोपेतून उठल्यानंतर निद्रा संपल्यानंतर व जागृती फौल टाकण्यापूर्वी जी दशा असते ती दशा म्हणजे ही दशा याचा रोज आपल्याला अनुभव आहे फक्त तशी दशा ही दशा म्हणजे ही अशी तशी दशा हे सांगण्याकरता तुम्हाला तुम्हाला जसे अनुभवाला आले ना तशी आहे हीच आहे पण तशी आहे म्हणण्यामध्ये काय सांगायचंय तुम्हाला अनुभवाने त्या रूपान आली आहे ना ती ना ना। ती सहजतेने आली थोडा प्रयत्न करून ती मिळवा म्हणजे त्याचा आनंद कळेल तुम्हाला गमत सांग तुम्हाला ती आहे ना तीच आहे अनुभवाचीच आहे म्हणून ती म्हणायचं तुम्हाला माहिती आहे ते वाचल्यावर काही एवढंच एक गुरुजींची गोष्ट सांगतो एक गुरुजींची गोष्ट सांगतो एक माणूस जेवायला गेला तर जेवायला गेल्यानंतर लोक काय विचारतात काय आज पकवनं काय केलं होतं विचारण्याची पद्धती आहे कोणी असं विचारित नाही की आज चटणी काय होती रे म्हणून कोणी विचारित नाही पण रंगनाथ महाराज एक वेगळा प्रश्न विचारित असतो ते विचारित असत काय तुझे जेव्हा घेत काय भेट होता भेट होता म्हटलं तू म्हणतो तुझे होती काय बसून पदार्थ सांगतो आता आम्हाला नाव सांगतो त्याच कारण आम्हाला सवय नाही म्हणून सांगतो आपलं काहीतरी जाणू करतो श्री बाला जी काही त्याच्या सगळ्या आले ते मी तुला विचारलं नाही आज भाजी कशाची केली होती म्हणून त्यांनी तो म्हणला भाजी कशाची केली होती म्हणला माहित नाही कशी होती भाजी भाजी बरी भाजी झाली होती म्हणला हो काय पकवान न फिकाय म्हणला त्याच्या पुढे त्याच्या पुढे पकवान न फिकाय तो भाजी कशाची केली हो म्हणला भाजी बरी भाजी हे समजणार आहे पण भाजी कशाची होती ते सांगतील का नाही तो म्हणला कशाची होती ते माहीत नाही तू बघितलीस का भाजी हो म्हणला पाहिजे करताना गेला होता का म्हणलं हो कशी काय करायचं होते करणार म्हणला असं असं काहीतरी होत म्हणला त्या पाहिजे त्याची भाजी होत रे एकोचे केलोचे एक असकार आहे ते असं काही होत म्हणला मग ती बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी त्याने स्वतः खाल्ली होती त्याचा त्याला अनुभव आला होता उत्तम भाजी बरी भाजी झाली होती म्हणून तो श्रुतीही करीत होता फक्त ही बटाट्याची म्हणायची माहीत आणि बटाट्याची आहे असं माहीत नसणं ह्याच नाव ज्ञानगत प्रत्यक्ष नसणं आणि ती अंगाना असणं याच नाव विषयगत प्रत्यक्ष आत्मा अंगाने स्वयंप्रकाश आहे ते तुझं स्वरूप आहे पण ते सुरूप आहे तुला माहीत नाही याच नाव तुला हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो परी कपाळावर आठ धुन म्हणायची वेळेली आहे काय भ्रांता विषयावरी बाय त्याला सांगायला लागतं तुला जर माझ्याकडे बघायचं असेल तर त्या डॉक्टरला जसं त्या त्या सांगत असत की तुम्ही नीट बायकोकडे बघा म्हणजे माझ्याकडे नजरी नाही तर नीट माझ्याकडे बघा म्हणजे तुमची नजर बायकोकडे कारण इतका तिरडाच होता तो त्याला काय करायचं इतका तो तिरडा होता इतका काना होता की त्याचा आडनाव काने ठेवून सुद्धा भागलं नसतं आडनाव काने ठेवून सुद्धा भागलं नसतं इतका कानावर जसं तसं यारे तू विषयाकडे जाऊ तसा त्याला काय करायचं आता असं करी वृत्ती ती थोडी अंतर्मुख करायला आणि अंतर्मुखतेच्या अभ्यासात ही गोष्ट कळेल ती जशी तुला निद्रेच्या नंतरची व जागृतीच्या पूर्वीची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे शिद्रूप अवस्था आहे त्या अवस्थेचा तू अभ्यास कर आणि तो प्रयत्नाने करत ही अवस्था येत नाही जाणीव संपली म्हणजे ती अवस्था आहे कारण ती जाणीव रूप आहे तिची जाणीव आता यायची निदान ठेवा <laughs> जाणीव रूप अवस्थेची जाणीव येत नाही प्रत्यक्ष रूपतेचा प्रत्यक्ष होत नाही अनुभूती स्वरूपाचा अनुभव येत नाही अनुभूती येत जर त्याचं स्वरूप आहे तर त्याचं पुन्हा काय अनुभव यायचा सांगायचं ठरलं तरी एवढं सांगतायत आपल्यापेक्षा सगळ्यापेक्षा अत्यंत खोर फक्त ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानेश्वर महाराजांना जेवढ्या शब्दात सांगता जास्त शब्दात असा कोणाला हे सांगता येणार नाही फक्त त्या शब्दाच्या आधारे आपण काही विवरण करू शकतो म्हणून तेवढं तुमच्या पुढे करायचंय इतकं सांगता येतं त्याच्याबद्दल ह्याच्या पुढे सांगता येत नाही ह्याच्या पुढे मेहनत आहे याच्या पुढे कष्ट आहे सगळे ह्याच्या पुढे सगळं अनुष्ठानाचा प्रांत आहे याच्या पुढे प्रवचनाचा प्रांत नाही मी आजपासून तो ऐकायचं दुसऱ्याला सांगायचं ते कानातून निघाले तोंडातून बाहेर पडलेली तार ती गोष्ट नाही तार आत कानात गेली की आत गेली पाहिजे बोलायचं नाही हे व्हायचंय आता आता आता सद्रुपद आहे खर तुम्हाला तुम्ही आहातच ते सद्रुपदा म्हणायचं तरी काय कारण आहे वगैरे आहात तुम्ही फक्त वृत्ती बैरमुखायच्या अंतर्मुखात एवढच त्याच थोडक्यात बरं नाना एका सावून युद्धी अन्यत्र नव्हे पैकी हे गणे तैशिया दृष्टी सुता महाराज म्हणत हा झोपेचा तुम्हाला अनुभव येतो ना तर त्या अनुभवासाठी तुम्ही एक अध्यास तो अभ्यास असा का एकांतात बसला आणि संस्कारहीन माणूस एकांतात बसू नये कारण संस्कारहीन माणूस एकांतात बसला म्हणजे पापवासना निर्माण होता संस्कारहीन माणूस जर एकांतात बसला तर जेवढ्या उचापती बाहेर करणार एवढ्या उचापती तर एकांतात बसून करीत असतो एवढं लक्षात ठेवा त्याला उचापती बोहा म्हणायचं बरं का त्याला श्रीपदी बोहा म्हणायचं नाही त्याला उच्चापती बोहा म्हणायचं अरे लक्ष्मीपती बुधे उसा <laughs> लख, उसा हा उसापती कुठे नाही का लक्ष्मीपती निराळा आणि हा उसापती निराळा हा निराळा आहे हा उसापती बुवा जो आहे तो निराळा आहे आपल्या त्यातनं एवढं सांगायचं तुम्ही एकांतात बसा एकांतात बसल्यानंतर हा बाहेर करायचा नाही जरी ज्ञानेश्वरी महाराजांनी लिहिलाय सर्व सामान्य लिहिला ड्रिटन मी त्याच्यामध्ये बदल करतोय हे मात्र तुम्ही घ्यायला मला सांगायचं ते फक्त सहज व्यवहारात तुमची अशी स्थिती घडते ते सहज व्यवहारात चालले ते माणसाने ते रूपांतर एकांतात बसायचं आणि एकांतामध्ये बसून आपल्या समोर एक, एक पाच पदार्थ ते पदार्थ प्रिय ठेऊ नका आणि ते पदार्थ द्वेष ठेवू नका प्रिय पदार्थ असतील तुम्हाला अनुकूल वृत्ती निर्माण होईल घेण्याकडे प्रवृत्त व्हायला ज्येष्ठ पदार्थ असतील त्याच्यापासून तुम्हाला भीती निर्माण होईल एकदम खडबडून झाली वाटतून मना आमचा जमाधी उतरला हे उतरायचा आणि तडायचा जो जमाधी आहे का तो आमच्याकडे नाही तो शिवरात्रीचा प्रसाद घेण्याला का तडायची जमाली उतरायची बर का हे शिवरात्रीचा मराठीत बोलायचं म्हणजे ते भंगट लोकांचे समाधी चढते आणि उतरते हे चढ उतर त्या समाधीला ना नाही त्याचं मला तुम्हाला वर्णन सांगायचं आहे त्यामुळं कुठले ज्येष्ठ पदार्थ घेऊ नका ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी सहाव्या अध्यायामध्ये योगाभ्यासासाठी एकांत स्थल असावं ते आसन उंच नसावं ते अत्यंत खोल नसावं त्याला भूमिदोष प्राप्त होऊ नये तिथे कोण कोणते पदार्थ असावे जेवढं शोच देश लिहिलंय तेवढं सगळं पहिल्यांदा बहिरंग लक्षात ठेवा असं पण लिहिले त्याच्यामध्ये विषयासक्तांचा मात्र वारा तिथे असू नये एक तुम्हाला ध्यानात ठेवा या अभ्यासाला प्रापंचिकाचं घर निवडू नका त्याच कारण विषयासक्त माणसाच्या घरात ह्या वैज्ञानिकांचं काहीही मत अस माझ मत असं आहे वैयक्तिक आणि तुम्ही त्याचं चिंतन करा प्रत्येक माणसाच्या भोवती एक परिमंडल असतात आणि त्या परिमंडलामध्ये तो माणूस ज्या संस्कारात असतो त्याचे संस्कार व त्या संस्काराचे अणू असे बनबण करीत फिरत असतात असे बनवण करीत फिरत असतात आणि त्या विषयासक्तांच्या घरात जर तुम्ही गेला प्रापंचकाच्या तर प्रापंचकाच्या घरामध्ये विषयासक्तीचा सगळीकडे वास असल्या ते अणू तिथे भ्रमण करीत असल्या आपली बुद्धी स्थिर होणार म्हणून साधकी वस्ते व्हावी साधू का ते स्थापन केलेलं ठिकाण असलं पाहिजे साधोने स्थापन केलेलं स्थल असत असलं पाहिजे करणारा साधू असतो असं मात्र करून साधू <laughs> <laughs> निर्माण करण्यामध्ये लागलेले आहेत त्या स्थलाधिकांचा विशेष वाढ विस्तार मी करीत नाही तुम्ही फेरी मारून आण त्याचा विस्तार तुमच्या ज्ञानात येईल आपण त्या फेरीच्या रस्त्यावरच त्याला काही वेगळं सांगायचं कारण तेव्हा साधू होतो ही गोष्ट असलं पाहिजे संविला त्याने निर्माण केलेलं स्थान असलं पाहिजे आणि अशा स्थानामध्ये बसा म्हणजे तिथे पवित्र आडू भ्रमण करीत असते विषयासत्ताच्या घरामध्ये कधीही बसून हे करू नका म्हणून ब्रह्मचारी पुरुषाने अशा ठिकाणी राहायचं